الذين يتبعون الرسول النبي الامي الذي يجدونه مكتوبا عندهم في التورات والانجيل يامرهم يامرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم القبائح ويضع عنهم اسرهم म्हणून आज ही कृपा त्या लोकांचा वाटा आहे जे या पैगंबर निरक्षर नबी सल्लेम च अनुयायी तो पात करतील ज्याचा उल्लेख त्यांना त्यांच्या तवात आणि इंजिन मध्ये लिखित स्वरूपात आढळतो तो त्यांना ते ओझो उतरवतो जे त्यांच्यावर लादलेलं होतं आणि ती बंधनं सोडतो ज्यामध्ये ते जखडलेले होते म्हणून जे लोक याच्यावर विमान आणतील आणि याचं समर्थन आणि सहाय्य करतील आणि त्या प्रकाशाचं अनुसरण करतील जो याच्याबरोबर उतरवला गेला आहे तेच سوف ينجحون يا ايها الناس اني رسول الله اليكم جميعا الذي له ملك السماوات والارض لا اله الا هو يحيي ويميت فامنوا بالله ورسوله النبي الامي الذي يؤمن بالله وكلماته الذي يؤمن بالله وكلماته ويتبعوه لعلكم تهتدون Hey, हे मोहम्मद पैगंबर सल्ले अला वसलम सांगा की हे मानवानो मी तुम्हाला सर्वांकडे त्या अल्लाचा प्रेषित आहे जो पृथ्वी आणि आकाशांच्या राज्यांचा स्वामी आहे त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो म्हणून इमा नाणा अल्लाहवर आणि त्यांना पाठवलेल्या निरक्षर नबी सल्लेला अलाय वसलमवर तो अल्लाह आणि त्याच्या आदेशांना मानतो आणि अनुसरण करा त्याचं आशा आहे की तुम्ही सरळ मार्ग प्राप्त कराल स्वामीसामच्या लोकात एक गट असा देखील होता जो सत्यानुसार आणि आम्ही त्या जनसमुदायास बारा घराण्यात ता भागून त्यांना स्वतंत्र गटाचं रूप दिलं होतं आणि जेव्हा मोसाले इलांकडे त्याच्या लोकांनी पाणी मागितलं तेव्हा आम्ही त्याला संकेत दिला की अमोक खडकावर आपली लाठी मार म्हणून त्या खडकामधून अकस्मात गटानं आपला पानवठा निश्चित केला आम्ही त्यांच्यावर ढगांची सावली केली आणि त्यांच्यावर मन्न आणि सलवा उतरवले खा ते पाक पदार्थ जे आम्ही तुम्हाला प्रदान केले आहेत परंतु यानंतर त्यांनी जे काही केलं ते आमच्यावर त्यांनी जुलूम केला नाही तर उलट स्वतःवरच जुलूम करत राहिले स्मरण करा तो प्रसंग जेव्हा त्यांना सांगितलं गेलं होतं की या वस्तीत जाऊन राहा आणि याच्या उत्पन्नातून आपल्या मर्जीनुसार रोजी प्राप्त करा आणि हित्तून हित्तून म्हणत जा आणि शहराच्या दारातून आम्ही तुमचे अपराध बाप करू आणि जास्त कृपेने नावाजू परंतु जे लोक त्यांच्यापैकी जालिम होते त्यांनी ती गोष्ट जी त्यांना सांगितली गेली होती बदलून टाकली आणि परिणाम असा झाला कि आम्ही त्यांच्या जुलमाच्या शिक्षेपाई त्यांच्यावर आकाशातून प्रकोप पाठवला आणि करा यांना त्या वस्तूची कैफियत विचारा जी समुद्र समुद्रकिनारी वसली होती त्यांना आठवून तो प्रसंग की तेथील लोक सप्त शनिवारच्या दिवशी अल्लाची आज्ञा भंग करत होते आणि असं की मासे सपच्या दिवशीच उसळून उसळून पृष्ठभागावर त्यांच्या समोर येत असत आणि सपला सोडून इतर दिवशी येत नसत हे यासाठी घडत असे की आम्ही त्यांच्या आवैदनेपायी त्यांना परीक्षेत टाकत होतो قَالَتْ आणि यांना हे देखील आठवून द्या की जेव्हा त्यांच्यापैकी एका गटानं दुसऱ्या गटात सांगितलं होतं तुम्ही अशा लोकांना उपदेश हो, का करता ज्यांना अल्ला नष्ट करणार आहे अथवा कठोर शिक्षा देणार आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की आम्ही हे सर्व काही तुमच्या रथच्या हुसुरात आपल्या बचावाच्या निमित्तानं सादर करण्यासाठी करत आहोत आणि यापेक्षा करत आहोत कि कदाचित हे लोक त्याच्या अवैध सध्या शेवटी जेव्हा ते त्या आदेशांना पूर्णतः विसरून गेले ज्याची त्यांना आठवण करून दिली गेली होती तेव्हा आम्ही त्या लोकांना वाचवलं हो जे बुराई पासून होते आणि उरलेल्या सर्व लोकांना जे जालिम होते त्यांच्या वैद्यपाई त्यांना कठोर प्रकोपात पकडलं मग जेव्हा ते पूर्ण शिरजोरीनं तीच कृत्य करत राहिले ज्यापासून त्यांना रोखलं गेलं होतं तेव्हा आम्ही सांगितलं माकड म्हणा अपमानित आणि तुच्छ आणि आठवा जेव्हा ते तुमच्या रबने जाहीर केलं की तो कायमत पर्यंत सतत असले लोक बनी इस्रायल वर लादत राहील जे त्यांना अत्यंत वाईट यातना देतील रब शिग्र कता है पड़े तो ख्षमा दया है। फिल आमी करून विभागून भूतला काही कर विभाग नेक होते आणि काही त्यांच्या पेक्षा वेगळे आणि आम्ही त्यांना बऱ्या आणि वाईट स्थितीनं परिषद टाकत राहिलो की कदाचित हे परत वळतील وَإِنْ يَأْتِهِمْ عَرَضٌ أَلَمْ يُؤْخَذْ عَلَيْهِمْ मग अगोदरच्या पिढ्यांनंतर असे नालायक त्यांचे उत्तराधिकारी झाले जे अल्लाच्या ग्रंथाचे वारस असून सुद्धा याच तुच्छ जगताचे लाभ उपडतात आणि सांगून टाकतात की अपेक्षा है कि आम के लिए जर तीच्ति समोरते घरक ग्रंथा प्रतिज्ञा गली अल्लाह नावाने तीज गोष सी जी सत्य स्वतः वाचल है जे ग्रंथा लिखले है परलोक निवासस्थान तो ईश्भिरू लोकानी बेहतर है गोष देखी तुम्हारा कहत नहीं والذين يمسكون بالكتاب واقاموا الصلاه واقاموا الصلاه اننا لا نضيع اجر المصلحين जे लोक ग्रंथाचे पालन करतात आणि जेनी नमाज कायम केली आहे निश्चितच अशा सदाचारी लोकांचा मोबदला आम्ही वाया जाऊ देणार नाही واذا تنطق الجبل <سؤال> فوقهم كانه هبلة وون यांना तो प्रसंग देखिल काही आठवतो काय जेव्हा मी पर्वताला हलवून यांच्यावर अशा प्रकारे आच्छा दिलं होत कि जणू काय ते छत्री असावी आणि हे कल्पना करत होते कि तो यांच्यावर कोसळेल आणि हो जो ग्रंथ आम्मी तुम्हारा दी आहोत समर्थपण उचल धरा और जे का लिखल है स्मरण अपेक्षा है कि तुम्हें दुर्वर्तनापासन अलिप्त राल وَأَشْهَدَهُمْ عَلَى أَنفُسِهِمْ أَلَسْتُ بِرَبِّكُمْ قَالُوا بَلَى شَهِدْنَا أَن تَقُولُوا يَوْمَ الْقِيَامَةِ إِنَّا كُنَّا عَنْ هَذَا غَافِلِينَ أَوْ تَقُولُوا إِنَّمَا أَشْرَكْنَا بَاءَنَا مِنْ قَبْلُ وَكُنَّا ضَلًّّا مِنْ بَعْدِهِمْ आणि हे नबी सल्ला आठवण करून द्या त्या प्रसंगाची जेव्हा त्यांच्या वंशजांना काढलं होतं आणि त्यांना खुद्द त्यांच्यावरच साक्षीदार ठरवत विचारलं होत काय मी तुमचा रब नाही त्यांनी सांगितलं निश्चितच आपण आमचे रब आहात आम्ही याची ग्वाही देतो प्रारंभि अगोदन आंशात जन्मलो मगर आम अपराधा बदल पकड़ता करना होता अशा तयां आम्ही निशाण्या स्पष्टपणे प्रस्तुत करतो आणि अशासाठी करतो की या लोकांनी परत यावं आणि हे पैगंबर सल्लेलं अवलंय सल्लम यांच्यासमोर त्या माणसाच्या स्थितीचं वर्णन करा ज्याला आम्ही आमच्या आयतींचं शिक्षण दिलं होतं परंतु त्यानं त्यांच्या निर्बंधातून पळ काढला सटी सुटी शैतान त्याच्या मागे लागला येथपर्यंत की त्याचा बहकलेल्या लोकांचा समाविष्ट झाला असत तर त्या या आयतीद्वारे उच्च स्थान असत परु त्या जमिनीकडे कल राहिला आणि आपल्या मनोवासनांच्या आहारी गेला म्हणून त्याची स्थिती कुत्र्यासारखी झाली कि तुम्ही त्याच्यावर हल्ला केला तरी तो जीभ लोंकळत ठेवील आणि त्याला सोडून दिलं तरी जीप लोंकळतच ठेवील हेच उदाहरण आहे त्या लोकांचं जे आमच्या आईतींना खोटं लेखतात तुम्ही या हकीगती यांना ऐकत राहा कदाचित हे काही विचार चिंतन करतील अत्यंत वाईट उदाहरण आहे अशा लोकांचं ज्यांनी आमच्या आईतींना खोटं ठरवलं आणि ते आपण स्वतःवरच जुलुम करत राहिले आहेत ज्याला अल्लाह मार्गदर्शन करतो फक्त तोच सरळ मार्ग प्राप्त करतो आणि ज्याला अल्लाह आपल्या मार्गदर्शनानं वंचित करतो तोच अयशस्वी आणि निराश म्हणतो वल करि जहनलिवल्ली सुलहुम कुणुल विह वलहुमल्लयु बसून विह वलहुमसुनविल इकल मिलहुम अवबल उल इकहुमुल्ला आणि ही सत्यस्थिती आहे कि अशी जहन्नम बरच मणस अभी जमी जहनम सादय विचार करन है जनवर सारखे हैं कि भावुनापेक्षा हीच हैत जे गफलतीत हरपले وجزر الذين يلحدون في اسماءه سيجزون ما كانوا يعملون الله चांगल्या नावांना पात्र आहे तथा चांगल्या नावांनी धावा करा आणि त्या लोकांना त्यांच्या स्थितीत सोडा जे त्यांची नाव ठेवण्यात सत्यापासून पराडमुख होतात जे काही ते करतात त्याचा बदला त्यांना मिळालाच राहणार नाही आमच्या निर्मितीत एक गट असा देखील आहे जो पुरेपूर सत्यानुसार मार्गदर्शन आणि सत्यानुसार न्याय करतो उरले ते लोक ज्यांनी आमच्या आयती खोट्या लेखल्या ले आहेत तर त्यांना आम्ही क्रमाक्रमानं अशा पद्धतीनं विनाशाकडे नेऊ की त्यांना खबर देखील लागणार नाही मी त्यांना वाव देत आहे माझ्या डॉपेशनची काही तोड नाही आणि काय या लोकांनी कधी विचार केला नाही यांच्या मित्रावर वेडेपणाचा काहीच परिणाम नाही तो तर एक सावध करणारा आहे तो वाईट परिणाम समोर येण्यापूर्वी स्पष्टपणे खबरदार करत आहे अवलम्य पूर्ण परत चव रवि हरी दादहू काय या लोकांनी आकाश आणि पृथ्वीच्या व्यवस्थेवर कधी विचार केला नाही आणि वस्तूला जी अल्लाह निर्मि उड़ू न पा कभी विचार किया कदाचित जीवन काल संपुष्ट देने की घटका जवरपी मग शेवटी पैगंबरा तंबी नर इतर को गोष अभी श्या इमानावी وَيَذَرُهُمْ فِي طُرُقٍ يَعْنَونَ چالا अल्लाहने मार्गदर्शन पासून वंचित केलं त्याच्या करता मग कोणीच मार्गदर्शक नाही आणि अल्लाह त्यांना शिरजोरीतच भरकटलेल्या अवस्थेत सोडून देतो يَسْأَلُونَكَ عَنِ السَّاعَةِ أَيَّانَ مُرْسَاهَا قُلْ إِنَّمَا عِلْمُهَا عِندَ رَبِّي لَا يُجَلِّيهَا إِلَّا هُوَ फिस्समावात इल्ला इन्ना हे लोक तुम्हाला विचारतात की शेवटी ती कायमतची घटका अवतरणा तरी कधी गा त्याचं ज्ञान माझ्या रबजवळ आहे तिला तिच्या वेळेवर तो जाहिर करील आकाशन जमीनीत अत्यंत असेल, कठिन वे तीन तुम्हारे अकस्मत तुम्हारा अशा प्रकार विचारत जणू का तिचा शोधा लगल आहत हंगा ते ज्ञान तो केवल अल्लाह है बहुतेकोक सत्यापास हे पैगंबर सल्लेला अला वसलम यांना सांगा की मी स्वतःकरता कोणत्याही नफातोट्याचा अधिकार बाळगत नाही अल्ला जे काय इच्छितो ते होत आणि जर मला परोक्षाच ज्ञान असत तर मी पुष्कळचे लाभ स्वतःसाठी प्राप्त करून घेतले असते आणि मला कधीही एखादं नुकसान पोचलं नसतं मी तर केवळ एक, एक खबरदार करणारा आणि खुशखबर ऐकवणारा आहे त्या लोकांसाठी जे माझं म्हणणं मान्य करतील तो अल्लाह कि ज्यानं तुम्हाला एका जीवापासून निर्माण केलं आणि त्याच्या जातीपासून जोडी बनवली म्हणजे तिच्या सानिध्यात संतोष प्राप्त करावा मग जेव्हा पुरुषानं स्त्रीला झाकल तेव्हा तिला एक सूक्ष्म गर्भ राहिला जला वाहून वाहून ती संचार करत राहिली मग जेव्हा ती जड झाली तेव्हा दोघांनी मिळून अल्लाह आपल्या रगचा धावा केला की जर तू आम्हाला चांगलं मूल दिलस तर आम्ही तुझे कृतज्ञ बनू ना पेव अ अल्लाहन एक सही सलामत मूल ते देन टाकल बक्षिश मेहरबानी इतरान भागीदार अल्लाह फार उच्च श्रेष्ठ है शुरूवादी गोष्टीपुन ज्या लोग करता कसले नादान आहेत हे लोक की ज्यांना अल्लाचा भागीदार ठरवतात जे कोणतेही वस्तू निर्माण करत नाहीत उलट स्वतः निर्मिले जातात जे यांची मदत करू शकत नाहीत आणि आपल्या स्वतःच साह्य करण्यास देखील समर्थ नाहीत उन्हा जर तुम्ही यांना सरळ मार्गावर येण्याचं सर आमंत्रण द्याल तर ते तुमच्या पाठीमागे येणार नाहीत मग तुम्ही त्यांना हाक द्या अथवा स्तब्ध रहा, दोन्ही अवस्थेत तुमच्यासाठी ते सारखेच राहतील तुम्ही अल्ला सोडून ज्यांचा धावा करता ते तर केवळ दास आहेत ज्याप्रमाणे तुम्ही दास आहात यांच्याकडे प्रार्थना करून पहा यांनी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं जर यांच्या बाबतीत तुमच्या धारणा खऱ्या आहेत अलहोमोयोनविह अमलहोमोनोयुमोय काय यांना पाय आहेत की त्यांच्या साह्यानं चालतील का यांना हात आहेत की त्यांनी पकडतील का यांना डोळे आहेत की ज्यांनी पाहतील का यांना कान आहेत की ज्यांनी ऐकतील हे पैगंबर सल्लेला अवले वसलम यांना सांगा की बोलून घ्या आपल्या मानलेल्या भागीदारांना मग तुम्ही सर्वजण मिळून माझ्या विरुद्ध डावपेत रचा आणि मला मुळीच सवड देऊ नका माझा हिमायती आणि सहाय्यक तो अल्लाह आहे ज्यानं हा, हा ग्रंथ उतरवला आहे आणि तो सदाचारी लोकांची मदत करतो या उलट तुम्ही अल्ला व्यतिरिक्त ज्यांचा धावा करता ते तुम्हाला सहाय्य करू शकत नाहीत आणि स्वतः आपल्याला मदत करण्याचं देखील सामर्थ्य त्यांच्यात नाही इतकंच नव्हे तर जर तुम्ही त्यांना सरळ मार्गावर येण्याचं आवाहन कराल तर ते तुमचं म्हणणं ऐकूही शकत नाहीत सकृत दर्शनी तुम्हाला असं दिसतं की ते तुमच्याकडे पाहत आहेत परंतु अनिल पहात हे पैगंबर सल सलम मृदता क्षमाशीलते मार्ग अंगीकार करा भलाईच उद्बोधन दा अणी विवाद टा وَإِنَّا يَنزغنَّكَ مِنَ الشَّيْطَانِ نَزْغٌ فَاسْتَعِذْ بِاللَّهِ إِنَّهُ سَمِيعٌ عَلِيمٌ जर एखाद्या वेळी शेतानं तुम्हाला उद्युक्त केलं तर अल्लाचा आश्रय मागा तो सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे वास्तविक पाहता ईशोविध आहेत त्यांची स्थिती तर अशी असते की एखाद्यावेळी शैतांच्या प्रभावाने एखादा वाईट विचार त्यांना स्पर्श क्रोरी करून जात असेल तरी ते ताबडतोब सावध होतात आणि मग त्यांना स्पष्ट दिसू लागतं की त्यांच्यासाठी योग्य कार्यपद्धती कोणती आहे शैतांचे भाऊ बन तर ते त्यांना त्यांच्या वक्र चालीत खिचून घेऊन जातात आणि त्यांना भटकवण्यात काही कसूर करत लम कालू कुल इन्ना मा मिर रब्बी हादा नाही हे पैगंबर सल्लेला सल्लम जेव्हा या लोकांसमोर एखादी चमत्कार स्वतःसाठी एखाद्या निशाणीची निवड का म्हणून केली नाही त्यांना सांगा मी तर केवळ त्या गह्य दिव्य प्रकटनाचं अनुसरण करतो जे माझ्या रब न माझ्याकडे पाठवला आहे हा डोळसपणा आणणारा प्रकाश आहे तुमच्या रबकडून आणि मार्गदर्शन आणि कृपा आहे त्या लोकांसाठी जे याला स्वीकार देव्हा कुरानचं पठण तुमच्या समोर केलं जात असेल तेव्हा त्याला ते लक्षपूर्वक ऐका आणि शांत राहा कदाचित तुमच्यावर सुद्धा कृपा होईल وَاذْكُر رَّبَّكَ فِي نَفْسِكَ تَضَرُّعًا وَخِيفَةً وَدُونَ الْجَهْرِ مِنَ الْقَوْلِ بِالْغُدُوِّ وَالْآصَالِ وَلَا تَكُن مِّنَ الْغَافِلِينَ हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमचा रब्बा सकाळी आणि संध्याकाळी स्मरण करत जा मनातल्या मनात अनुनय विनय आणि भय बाळगून आणि मुखाने देखील हलक्या आवाजात तुम्ही त्या लोकांपैकी बनू नका जे गाफिल बनले आहेत ला वे युसब्दिछून, वे युसब्दिछून जे फरिष्ठे तुमच्या रफच्या हुजुरात निकटतम स्थान राखतात ते कधीही आपल्या मोठेपणाच्या दर्पात त्याच्या बंदकीपासून पराडमुख होत नाहीत आणि पवित्र गान त्याचं करतात आणि त्याच्या पुढे झुकून राहतात अल्लाच्या नावाने जोसी मेहरबान दयावान आहेसूल सच्लासूल तु मि तुम्हाला अनफाल संबंधी विचारतात सांगा अनफाल तर अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आहेत म्हणून तुम्ही अल्लाचा भय बाळगा आपापसातील संबंध सुधारा आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची आज्ञा पाळा जर तुम्ही इमानवाले असाल खरे इमानवाले तर तेच लोक होत ज्यांची हृदयं अल्लाचा उल्लेख ऐकताच थरारून जातात आणि जेव्हा त्यांच्यासमोर अल्लाच्या ऐतींचं पठन होतं तेव्हा त्यांचं इमान अधिकच वाढत जातं आणि त्या आपल्या रबवर भरोसा ठेवतात